प्रश्न आणि मैत्रियांचे सृष्टिक्रम वर्णन श्री शुकदेव म्हणाले दे। हरिद्वाराला राहणाऱ्या परमज्ञानी मैत्रेयांकडे भगवत भक्तीने अंतःकरण शुद्ध झालेला विधूर केला आणि त्यांच्या सौजन्याने मन प्रेमाने भरून येऊन त्यांनी त्यांना विचारले भगवंत सर्व संसारी लोक सुखप्राप्तीसाठी कर्म करतात परंतु त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचे दुःखही दूर होते दुखात वाढच होते म्हणून योग्य काय आणि अयोग्य काय ते आपण कृपा करून मला सांगावे आपल्या दुर्भाग्यामुळे जे लोक भगवान श्रीकृष्णांपासून दूर असतात अधर्माचे आचरण करतात आणि अत्यंत दुःखी आहेत अशावर कृपा करण्यासाठीच आपल्यासारखे भाग्यमान भगवत भक्त पृथ्वीवर संचार करतात साधुशीरोमणि माला शांति देना साधना उपदेश करा कि आराधना भक्ति ने पवित्र हृदय विराजमान होता अपने स्वरूप प्रत्यक्ष अनुभव कर सनातन ज्ञा उपदेश त्रैलोक्या पूर्णपने स्वतंत्र अगवान श्रीहरि अवतार घेन जा कर जा में नहीं, आरंभी या रचना ती स्थीर या रचना केली केली केली ती जगातील अपनेकाश कर आश्रया ने योगेश्वरेश् प्रभु एक ब्रह्मांडा रूपाने प्रवेश अनेक कसे प्रकट होता। करी और देवता यांचे कल्याण कर अवतारा प्रमाण लीले कर्मी करता ते पर सर्व यशस्वीपुरुषांचमी श्रीहरी लीलामृता किन के मन तृप्त होते हैं सर्व लोकपतींचे स्वामी असणाऱ्या श्रीहरीने कोणत्या तत्वाने हे लोक लोकपाल आणि लोका लोक पर्वताच्या बाहेरच्या भागांची ज्यामध्ये या सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये अधिकारानुसार वेगवेगळा भेद जाणवतो त्यांची रचना केली आहे ब्राह्मण श्रेष्ठ त्या विश्वकर्त्या स्वयंभू श्री नारायणाने आपल्या प्रजेचा स्वभाव कर्म रूप आणि नामभेद यांची कोणत्या प्रकारे रचना केली भगवान उच्च नीच वर्णाचे धर्म मी व्या श्री व्यासांच्या मुखातून अनेक वेळा ऐकले आहे परंतु श्रीकृष्ण कथामृताच्या शिवाय इतर तुच्छ सुख देणारे धर्म ऐकण्याची इच्छा आता मला उरली नाही त्यात तीर्थरूप श्रीहरींचे गुण ऐकून कुणाची तृप्ती होईल नारायण सारखे महात्मे आपल्यासारख्या साधूंच्या समाजात त्यांचे गुण गातात आणि ते गुणगान जेव्हा मनुष्याच्या कर्णरंध्रात प्रवेश करते तेव्हा त्यांची संसार चक्रात गुरफटून टाकणारी गृहस्थ धर्माची आसक्ती महिशी होते भगवंत आपले परममित्र मुवर व्यासांनी सुद्धा भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याच्या इच्छेनेच महाभारताची रचना केली त्या सुखांचा आकर्षित ही कथेची गोडी तो भगवत चरण अखंड चिंतना आनंदित हो सर्व दुखा तत्काल नाश हो जे आपल्या पूर्वजन्मीच्या पापांमुळे भगवत कथे विषयी विनमुख असतात अशा शोचनीय नाही शोचनीय अशा अज्ञानी लोकांबद्दल मनात खेद होतो आणि निरर्थक संभाषण कामे आणि चिंतनात काळ घालवतात त्यांचे अमूल्य जीवन काळ पुरुष हिरावून घेतो मैत्रीमुळे आपण दिनांच्यावर कृपा करणारे आहात डुंगा जसा फुलातील मध काढून घेतो त्याचप्रमाणे या लौकिक कथांमधून सारभूत असलेल्या परमकल्याणकारी पवित्र कीर्ती श्री हरिच्या निवडक कथा आमच्या कल्याणासाठी आम्हाला सांगा त्या सर्वेश्वर भगवंतांनी संसाराची उत्पत्ती स्थिती आणि संहार करण्यासाठी आपल्या मायाशक्तीचा स्वीकार करून रामकृष्णादी अवतारांच्या द्वारा ज्या अनेक अलौकिक लिहिला केल्या त्या सर्व मला सांगाव्या श्री शुकदेव जीवन से कल्याण होने हेतु विदुराने जेवा अर्थना के लिए मुनीष्रेष्ठ भगवान मैत्री यानी प्रशंसा करीत साधु स्वभाव विदुरा सर्व जीवन अन्ग्रह करना सा गोष मचारुझे चित्त नगवत चल लगे हाथ तुझी की सर्वत्र पसरनी है तू श्री व्यासांचा अवरज पुत्र असल्याने अनन्य भावाने आश्चर्य तू प्रजेला मांडव्य ऋषींच्या शापामुळे श्री, श्री व्यासांचा भोग विचित्र वीर याच्या दासीच्या गर्भातून श्री व्यासांपासून तुझा जन्म झाला आहे श्री भगवंत आणि त्यांचे भक्त यांना तू नेहमीच प्रिय आहेस म्हणूनच निजमाला जाते वेळी भगवंतांनी तुला ज्ञानोपदेश करण्याची मला आज्ञा केली आहे म्हणून मी जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यासाठी भगवंतांनी योग मायेच्या साह्याने केलेल्या वेगवेगळ्या लिलांचे क्रमशः वर्णन करतो सृष्टीरचनेच्या पूर्वी हे विश्व म्हणजे आत्म्यांचे आत्मा आणि त्याचे स्वामी एकमूळ हो परमात्माच होते कारण त्यावेळी ते, ते, ते स्वतःच्याच अद्वितीय रूपाने प्रकाशित झाले होते अशा अवस्थेत ते स्वतःला नसल्याप्रमाणे समजू लागले खरी पाहता ते असत नव्हते तर त्यांच्या शक्ती निदृष्ट होत्या पण त्यांच्या एकत्र आणणारी शक्ती म्हणजे कार्यकारण रूप माया होय महाभाग विदुरा या मायेच्या द्वाराच भगवंतांनी हे विश्व निर्माण केले आहे काळाच्या शक्तीने जेव्हा या त्रिगुणात्मक मायेचा क्षोभ झाला तेव्हा त्या इंद्रिया त्या अव्यक्त मायेपासून महत्त्व प्रकट झाले ते खोट्या अज्ञानाचा नाश करणारे असल्याने विज्ञान स्वरूप आणि आपल्यातच सूक्ष्म रूपाने असलेल्या विश्वाचे प्रगतीकरण करणारे होते नंतर चिदाभास गुण आणि काला आधीन असणाऱ्या तत्वावर भगवंतांची दृष्टी पडल्यावर त्यांनी विश्वाच्या रचनेसाठी स्वतःच रूपांतरित केले युमू तत्व विकृत झाल्यावर त्यातून अहंकाराची उत्पत्ती झाली हा अहंकार कार्य कारण आणि कर्ता यांच्या रूपात असल्याने तोच भूत मात्र, इंद्रिय आणि मनाला कारणीभूत आहे तो अहंकार सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारचा आहे म्हणून अमृतत्वामध्ये विकार उत्पन्न झाल्यावर सात्विक अहंकारापासून मन आणि ज्यामुळे विषयांचे ज्ञान होते त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्या देवता उत्पन्न झाल्या राजस अहंकारा राजस अहंकारापास ज्ञानेन्द्रिय कर्मेन्द्रिय निर्माण तामस अहंकारापासून सूक्ष्म भूतांचे कारण शब्दतन मात्र निर्माण झाले आणि त्यापासून दृष्टांत रूपाने आत्म्याचा बोध करून देणारे दे आकाश निर्माण झाले भगवंतांची दृष्टी जेव्हा आकाशावर पडली तेव्हा आकाशापासून काल माया आणि चिताभासाच्या योगाने स्पर्शतन मात्र निर्माण झाले आणि त्याच्या विकृत होण्याने वायूची उत्पत्ती झाली अत्यंत बलवान अशा वायूने आकाशासह विकृत होऊन रूपतन मात्राची रचना केली आणि त्यापासून विश्वाचे प्रकाशक असे तेज उत्पन्न झाले पुन्हा परमात्म्यांची दृष्टी पडल्यावर वायू युक्त तेजांनी कान माया आणि चिदंशाच्या योगाने विकृत होऊन रसतन मात्र आणि या तत्वाचे कार्य जल निर्माण केले नंतर परमात्म्याची तेजाने युक्त असलेल्या जलावर जेव्हा दृष्टी गेली तेव्हा त्याने काल, माया आणि चितोशांच्या युगाने गंध गुण असलेल्या पृथ्वीने उत्पन्न केले विधुरा या आकाशादी भूतांमध्ये जी भूते नंतर उत्पन्न झाली त्यांच्यामध्ये क्रमाने आधीच्या भूतांचे गुण आहेत असे समजले पाहिजे हे महत्त्वादिकांचे अभिमानी आणि विकार विक्षेप आणि चेतना यांना युक्त असणारे देव हे सर्व श्री श्रीभगवंतांचे अंश होते परंतु वेगवेगळे राहिल्याने विश्वरचनेच्या कार्यात यशस्वी झाले नाही तेव्हा ते हात जोडून भगवंतास म्हणू लागले दे। देव ही देव आम्ही आपल्या चरणकमनांना वंदन करीत आहोत जी आपल्याला सुरण आलेल्या जीवांचे ताप दूर करण्यासाठी छत्राप्रमाणे आहेत तसेच आश्रय घेतल्यानेच हे जगतकर्त्या जगदीश्वरा या संसारात तात्रयाने व्याकुळ झाल्याने जीवांना थोडी सुद्धा शांती मिळत नाही मी भगवंता आम्ही आपल्या चरणांच्या ज्ञानमय छायेचा आश्रय घेत आहोत भूमीजन एकांत स्थळी राहून आपल्या मुखकमलाचा आश्रय घेणाऱ्या वेदमंत्रयू पक्ष्यांच्या द्वारा ज्यांच्या अनुसंधानात राहतात आणि जे संपूर्ण पापांचा नाश करणाऱ्या नद्यातील श्रेष्ठ अशा श्री गंगा नदीचे उगमस्थान आहे त्या आपल्या परमपवित्र चरण कमलांचा आम्ही आश्रय घेत आहोत तुमचे भक्तजन तुमच्या ज्या चरण कमला आणि श्रमण भक्ति करून शुद्ध केलेल्या अंतकरणात धारण करतात आणि वैराग्याने पुष्ट झालेल्या ज्ञानाने परम ज्ञानी होतात त्या चरण कमल आसनाचा आम्ही आश्रय घेत आहोत ईश्वरा आपण संसाराची उत्पत्ती स्थिती आणि संहार यासाठीच अवतार घेता ज्या आपल्या चरणकमलांचे स्मरण करणाऱ्या भक्तजनांना आपण अभय देता त्या चरणकमलांना आम्ही सर्वजण शरण आलो हो। आहोत भगवान ज्या पुरुषांमध्ये देह घर आणि त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या इतर तुच्छ पदार्थांच्या बाबतीत अहंकार आणि ममतेचा दृढ दुरा ग्रह आहे त्यांच्या शरीरात आपण अंतर्यामी रुपाने राहत असूनही त्यांच्यापासून पुष्कळ लांब आहेत त्या आपल्या चरणांचे आम्ही करतो हे परमे परमेश्वरा जन नटकत रहतेमल तुम्हारा विलास युक्त पदन शोभा दर्शन घेत नहीं तुम्हारा चरण कमला दूर रहने हे आपल्या कथान केल्याने उचलून आलेल्या भक्ती मुळेकरण झाले आहे आपल्या वैकुंठ धामाला जातात दुसरे काही धीर पुरुष चित्ताचा निरोध करून समाधीच्या बळावर तुमच्या बलाढ्य मायेला जिंकून तुमच्यातच लीन होऊन जातात पण त्यांना फार कष्ट पडतात आपल्या भक्तीमार्गात मात्र आम्ही भिन्न स्वभावाचे आहोत आणि म्हणूनच आम्ही आपापसात एक होऊ शकत नाही म्हणून ना आपल्या क्रीडेचे साधन असणारे ब्रह्मांड रचून ते आपणास समर्पित करण्यास आम्ही असमर्थ आहोत हे जन्म नसलेल्या ईश्वरा ज्यामुळे अन्न ग्रहण करू शकू तसेच हे सर्व जीव सर्व प्रकारच्या विध्नांपासून दूर राहून तुमच्या सह आम्हाला भोग अर्पण करून आपापले अन्न ग्रहण करू शकते असा उपाय करा रूप सृष्टी आणि आम्भी देवता यांचे आपण निर्विकार पुराण पुरुषच आदी कारण आहात कारण हे देवा प्रथम अजन्या अशा आपणच सत्वादी गुण आणि जन्मादि कर्मांच्या कारणरूप अशा मायाशक्ती आपले चिदाभास रूप वीर स्थापन केले होते हे परमात्म्या मृहतत्व इत्यादी रूपाने युक्त असे आम्ही देवगण ज्या कार्यासाठी उत्पन्न झालो हो। आहोत त्या संबंधी आम्ही काय करावे देवा आपणच आमच्यावर अनुग्रह करणारे आहात म्हणून ब्रह्मांडाच्या रचनेसाठी आपण आम्हाला क्रिया शक्ती आणि ज्ञानशक्ती प्रदान करावी अध्याय पाचवा समाप्त